अध्याय सव्वीसावा पुरुक्तो तो प्रत्येकाच्या अंतकरणात असलेल्या मला आनंद स्वरूप परमात्म्याला प्राप्त होतो जीव ज्ञाननिष्ठेने गुणमय जीव योनी पासून कायमचा मुक्त झाला असता वास्तविक नसूनही दिसणाऱ्या केवळ माया स्वरूप गुणांच्या पसार्यात राहूनही त्यांच्यामुळे बांधला त्या असत उदरभरण यांनी संतुष्ट असतात अशा दुर्जनांची संगत कधीही धरू नये कारण त्यांचे अनुकरण करणाऱ्यांची अधोगतीच होते जसा एखाद्या आंधळा दुसऱ्या आंधळ्याच्या सहाय्याने वाटचाल करू लागला तर त्याची जशी स्थिती होते तशीच याची होते परम यशस्वी सम्राट पुरुरवा प्रथम जाणाऱ्या उर्वशीच्या मागे तो नग्न अवस्थेत वेड्यासारखा अतिशय विवळ होऊन जात जात म्हणू लागला हे निष्ठुर हृदय प्रिये थांब थांब उर्वशीने त्याचे चित्त आकर्षून घेतले होते शुद्र विषयांच्या सेवनामध्ये तो इतका बुडून गेला होता की कि कित्येक वर्षांच्या रात्री आले आणि गेल्या तरी त्याला त्याचे ज्ञान नव्हते पण नंतर शोक आवरल्यावर त्याला प्रबळ वैराग्य आले तेव्हा पुरुरमा म्हणाला अरे अरे माझा किती हा मूर्खपणा कामवासने चित्त कलुषित झालेल्या आणि उर्वशिने गळ्याला मिठी घातलेल्या माझ्या आयुष्याची किती वर्ष फुकट गेली कळलंच नाही हिच्या सहवासात सूर्य मावळला की उगवला हेही मला समजत नव्हते अरे अरे निघून गेले हिने मोह इतका वाढला कि ज्याने चक्रवर्ती महापुरुष असलेल्या मला स्त्रियांचे खेळणे केले प्रजेवर सत्ता चालवणाऱ्या मला आणि माझ्या राजसिंहासनाला गवताच्या काडीप्रमाणे सोडून उर्वशी निघून चालली असताना मी वेडा होऊन नागड्या उघड्या रडत कडत तिच्या पाठीमागे धावलो प्रमाणे मारलेल्या लाथा सहन करू करूनही मी त्या स्त्रीच्या पाठीमागे निघालो अशा स्थितीत माझ्या ठिकाणी प्रभाव तेज आणि स्वामित्व कसे बरं राहू शकेल स्त्रियांनी ज्यांचे मन चोरले त्याची विद्या तपश्चर्या त्याग शास्त्राभ्यास एकांतात राहणे किंवा मौन सारे, सारे स्वार्थ न करना तरी सुधा पंडित अरे, सु समारे अपने आधीन के लिए अनेक सेवन करम वृप्त जसा आहुति मगुना आहुति दी अग्नि तृप्त हो गुलेटेने चोरलेल्या चित्ताला जीवन मुक्तांचे स्वामी इंद्रिया ती तशा भगवंता उर्वशीने मला चांगल्या रीतीने उपदेश करून सुद्धा मन ताब्यात नसलेल्या मज मूर्खाच्या मनातील तो भयंकर मोहन नाहीसा झाला नाही दोरीचे स्वरूप न जाणल्याने तिच्या जागी सापाची कल्पना करून जो भयग्रस्त होतो त्याला दोरी काय करणार मनच जर माझ्या ताब्यात नाही तर मी तिला का दोष द्यावा कुठे ते मलीन दुर्गंधीने भरलेले अपवित्र अप शरीर आणि कुठे ते सुकुमारता इत्यादी फुलासारखे गुण परंतु मी अज्ञानाने वाईटाला चांगले मानले हे शरीर माता मालकीचे की पत्नीच्या हे मालकाचे कि अग्नीचे कि कुत्री झाडांचे हे आपले की बांधवांचे खूप विचार केला तरी हे निश्चित ठरवता येत नाही अशा अपवित्र तुच्छ शरीराच्या ठिकाणी माणूस आसक्त होऊन म्हणतो की आहा हा स्त्रीचे मुख नाक आणि हास्य किती सुंदर आहे हे शरीर त्वचा मांस रक्त स्नायू मेद मज्जा आणि हाडे यांचा समूह असून ते मनमूत्र आणि पुने भरलेले आहे यामध्ये रममान होणाऱ्या माणसात आणि किड्यात अंतर कुठले राहिले म्हणून ज्याला आपले कल्याण करून घ्यावयाचे असेल अशा विवेकी मनुष्याने स्त्रिया आणि स्त्री लंपट यांची संगत करू नये आणि इंद्रिय यांच्या संयोगाने जी वस्तू कधी पाहिली नाही किंवा ऐकलेली नाही तिच्याबद्दल विकार उत्पन्न होत नाही जे विषयांबरोबर इंद्रियांचा संयोग होऊ देत नाहीत असे मन निश्चल होऊन शांत होते म्हणून इंद्रियांचाशी संबंध येऊ देऊ नये माझ्यासारख्या मोठमोठ्या विद्वानांच्या बाबतीत सुद्धा त्यांची इंद्रिये आणि मन विश्वास ठेवण्याजोगी नसतात भगवान श्रीकृष्ण म्हणतात राजराजेश्वर पुरुरव्याच्या मनामध्ये जेव्हा अशा तऱ्हेचे उद्गार उमटू लागले तेव्हा त्याने उर्वशी लोक सोडून दिला आणि ज्ञानाचा उदय झाल्यामुळे त्याचा मोहनहीसा झाला नंतर त्याने आपल्या हृदयातच आत्मस्वरूपाने माझा साक्षात्कार करून घेतला आणि तो शांत झाला म्हणून बुद्धिमान पुरुषाने दुस्संग सोडून देऊन सत्संग धरावा संत समुपदेशाने मनातील आसक्ती नष्ट करतात संतांना कशाचीही अपेक्षा नसते त्यांचे चित्त माझे ठाई जडलेले असते ते अत्यंत शांत आणि समदर्शी असतात बाधत नाही कशाचाही संग्रह करीत नाही हे भाग्यवान उद्धवा संतांच्या सभेत नेहमी माणसांचे हित करणाऱ्या माझ्या कथा चालतात जे त्या ऐकतात त्यांचे सगळे पाप नाहीसे होते जे लोक आदराने आणि श्रद्धेने माझा कथांचे श्रवण गायन आणि कौतुक करतात तसेच जे माझेच चिंतन करतात तेच माझी भक्ती प्राप्त करून घेतात अनंत गुणांचा आश्रय आनंदानुभव स्वरूप अशा ब्रम्हरूप माझी भक्ती ज्याला प्राप्त झाली त्या सद्पुरुषाला दुसरे मिळवायचे काय शिल्लक राहते ज्याने अग्नीचा आश्रय घेतला त्याला थंडी किंवा अंधार यांची काळजी नसते त्याप्रमाणे जे शरण त्यांची आणि होते। जशी पाण्यात बुडणाऱ्या लोकांना गटाव्या खातात त्यांच्यासाठी ब्रह्मवेते शांत संतस आश्रय होत जसे अन्नस प्राण्याचे प्राण आहे दिनाचा रक्षण करणारा मी आहे माणसांचे परलोकामध्ये धर्म हेच धन आहे त्याचप्रमाणे संसारामुळे भयभीत झालेल्यांसाठी संत जनच रक्षण करते आहे जसा सूर्य उदय पाहून लोकांच्या डोळ्यांना पाहण्याची शक्ती देतो त्याप्रमाणे संत पुरुष स्वतःला आणि भगवंतांना पाहण्याची दृष्टी देतात संत हे अनुग्रहशील देवता आहे संत हित इच्छिणारे सुरू आहे संत आपले प्रियतम आत्मा आहे किंबहुना संत म्हणजे मीच आहे अशा रीतीने पुरु रव्याला आत्मसाक्षात्कार होताच त्याचे उर्वशी लोकाचे आकर्षण नाहीसे झाले त्याच्या सर्व आसक्ती नष्ट झाल्या आणि आत्म्यात रममाण होऊन तो या पृथ्वीवर वावरू लागला अध्याय सव्वीसावा समाप्त